पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनु बंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण सौदावे सूत काढणारे गिरणीत तयार झालेल्या सूताचं कापड विनायला गांधीजी शिकले त्यातून त्यांचं समाधान झालं नाही कारण ते पूर्ण स्वावलंबन नव्हतं त्यांना कापड तयार करण्यावर संपूर्णपणे प्रभुत्व हवं अगदी कापूस पिकवणं सरकी काढणं कापूस पिंजणं यापासून सगळ्या प्रक्रियांवर पूर्व खेड्यापाड्यात घरोघरी सरखी असत पण आता ते धूळ खात होते त्यांना गांधीजींनी पुन्हा बाहेर काढलं एका स्त्री कार्यकर्तीला प्रथम लहान गावात चरखा दिसला आणि तिनं गांधीजींना सांगितलं त्यांनी ताबडतोब एका सूत कात्याला आश्रमातल्या सर्वांना सूतकताई शिकवायला नेमलं चरख्याचा गुणगुणल्यासारखा आवाज त्यांना शांतवणारा वाटला तेव्हा ते आजारपणातून बरे झाले होते नंतर ते चरखा चालवायला शिकले रोज अर्धा तास चरख्यावर काम केल्याशिवाय जेवायचं नाही असं त्यांनी व्रत घेतलं कताई ही त्यांच्या दृष्टीनं पवित्र गोष्ट होती त्यांनी हे व्रत अखेरपर्यंत तीस वर्ष पाळलं प्रवासातही हलत्या गाडीत किंवा डुलत्या जहाजातही ते सूतकताई करीत जर दिवसभर लोकांच्या भेटीगाठी महत्वाच्या विषयावर चर्चा किंवा जाहीर भाषणं यात गेला तर रात्री ते सूतकताई करत काही महिने त्यांचा उजवा हात सतत दुखत होता पण त्यांनी डाव्या हातानं चरखा चलवत सूत काढलं जाहीर सभांमध्येही ते एकीकडे सूतकताईचं काम करत गुरुदेव टागोरांनी एकदा या विषयावर गांधीजींशी दीर्घ चर्चा केली आणि ते म्हणाले तुम्ही खूप वेळ वाया घालवतात गांधीजी म्हणाले नाही संभाषणात खंड न पडू देता मी सुतकताई करतो एकेका मिनिटाला सुतकताई करताना मला वाटत असतं की माझ्या देशाच्या संपत्तीत मी भर घालतो आहे एकतर कोटी लोकांना रोज तासभर सुतकताई केली तर राष्ट्रीय संपत्तीत आपण रोज पन्नास हजार भर घातली असं होईल लोकाना आपापल्या व्यवसायातून बाहेर टाकण्यासाठी चरखा नाही गांधीजींचा विचार असा होता की स्वतः काढलेल्या सूताची खादी वापरून गरीबांनी स्वावलंबी पाहणं आणि श्रीमंतांनी नित्य कर्म म्हणून सुतकताई करावी व ते सूत गरीबांना द्यावं त्या काळातला हा कर्मयज्ञ करण्यातून त्यांनी एकाही भारतीयाला वगळलं नाही रामन आणि गुरुदेव टागोर यांच्यासारख्या थोर लोकांनाही सुतकताई करावी अशी त्यांची अपेक्षा होती राजपुत्र असो वा साधा शेतकरी असो त्यांना खायला अन्न आणि अंगावर वस्त्र लागतंच त्यामुळे त्यांनी शारीरिक श्रम केलेच पाहिजेत असा गांधीजींचा विश्वास होता एकदा ते म्हणाले होते सुतकताई करताना एक एकेका धाग्याबरोबर मी भारताचं भवितव्य घडवतो आहे असा माझा विश्वास आहे चरख्याशिवाय या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही विद्यार्थ्यांना ते म्हणत तुम्ही एक वारखादीचं कापड वापरलं याचा अर्थ गरिबांच्या हातात काही पैसे गेले हाती तयार केलेलं जाडंभरडं कापड वापरणं हा जीवनातला अर्थपूर्ण साधेपणा आहे खादी म्हणजे आपला आत्मा आहे गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात खादीचा दर्जा बदलण्याला प्रोत्साहन दिला नाही ग्राहकांच्या मागण्याकडेही फार लक्ष दिलं नाही त्यांना खादीला ब्लीच करणं कधी आवडलं नाही खादी भांडणाऱ्यांना ना त्यांची सूचना अशी होती की लोकप्रिय फॅशनचे लाड करू नका लोकांमध्ये नव्या रुची निर्माण करा खेडेगावात जी चार ते दहा महिने निरोद्योगी असत त्यांनी चरखा चालवावा असं गांधीजींना वाटे यंत्रयुगामध्ये गांधीजी ही चरखा सोडण्याची कला पुन्हा करत होते याबद्दल टीकाकार त्यांना हसत गांधीजी म्हणत शिवन यंत्र आली तरी सुईनं आपली जागा त्याला दिलेली नाही टाईप रायटर आले तरी हातानं लीन सोडलेल नाही सूत गिरण्या आल्या तरी चरखा अगदी आतल्या खेड्यामध्येही पोचू शकतो गिरणी मात्र आतवर पोचू शकत नाही असहकाराची हो चवळ आणि विदेशी माळ्यावर बहिष्कार घालण्यापूर्वी एकोणीशे एकवीस यावर्षी जेव्हा गांधीजींना कोणी भेटायला येत तेव्हा ते खाली बसत चरखा चालवत आणि कस्तुरबा आणि ते स्वतःचं कापड स्वतः कसं विनतात ते दाखवत दिवस दिवस ते चरख्याबद्दल बोलत त्याबद्दल लिहीत आणि सबध देशाला स्फूर्ती देत मोतीलाल नेहरुंनी त्यांचे सर्व परदेशी कपडे जाळून टाकले ते खादी वापरू लागले आणि अलाहाबादच्या रस्त्यावर एकदा त्यांनी खादीची विक्री केली हजारोंनी त्याचं अनुकरण केलं एकोणीसशे पंचवीसाव्या वर्षी चरखा संघ स्थापन केला आणि पन्नास हजार चरखे घराघरात फिरू लागले जवळजवळ पन्नास हजार सूत कामगार पंधराशे गावांमधून काम करू लागले याशिवाय विणकर छपाई कामगार रंग लावणारी माणसं आणि शिंपी सर्वांनाच काम मिळालं टकळे आणि चरखे तयार करण्याचं काम खेडेगावातल्या सुतारांना आणि लोहारांना मिळालं चरख्यानं अशा प्रकारे समाजाला जीवन दिलं स्त्रियांची अब्रू सांभाळली आणि भूकेल्या मुखांमध्ये घास भरवले पुढल्या पाच वर्षात खादीचं उत्पादन आणि विक्री वाढली आणि एका लाखाहून जास्त सुतकामगारांना काम मिळालं प्रशिक्षणार्थींना खादी तयार करण्यामधल्या सर्व प्रक्रियांचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं गांधीजी म्हणाले या छोट्या गिरणीबरोबर स्पर्धा करेल असं मला जगात काहीही दिसत नाही चरखा संघानं गेल्या अठरा वर्षात लाखो गरजू श्री पुरुषांना चार कोटी रुपये मिळवून दिले एवढं काम केलेला आणि चरखा संघा एवढंच भांडवल गुंतवलेली एकतरी उद्योग मला दाखवा काही कुटुंब अशी होती की त्यांनी कापसासाठी फक्त एक पैसा गुंतवला होता आणि सूत काढायला सुरुवात केली होती दुसऱ्या दिवशी सूत विकल्यावर हे भांडवल दुपटीनं परत मिळ आणि अशा प्रकारे हळूहळू सूत काढणाऱ्यांना स्वतःचं कापड घेता येत अस कमी खर्चात जास्तीत जास्त चांगला धागा देणाऱ्या चरख्यासाठी एक लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला होता गांधीजींनी एरवड्याच्या तुरुंगात असताना चरख्याला पेटीत मावण्याजोगा आकार दिला आणि ते एरवडा चक्र म्हणून सर्वांना माहीत झाला आणखी एक स्वस्त आणि साधी टकळी धनुष्य टकली नावानं गांधीजींनी लोकप्रिय केली त्यांनी असं शोधून काढलं की चरख्या इतकंच वेगानं चरख्यावर निघणाऱ्या सुता इतकास बारीक आणि चिवट धागा या धनुष्य टकळीवर काढता येतो त्या टकळीवरही सुतकताई करत त्यांचा धागा फार बारीक नसे पण त्याचा पीळ चांगला आणि सारखा असे ते स्वतः कातलेल्या सुताच्या साड्या कस्तुरबांना देत कस्तुरबा स्वतः नियमितपणे सुतकताई करत कोणीतरी सांगितलं की सूतकताईमधून सूत कापणाऱ्याला रोज एक किंवा दोन आणेच मिळतात गांधीजी म्हणाले भारतात सरासरी उत्पन्न दर मानशी, दर दिवशी तीन पैसे आहे जर सरख्यामुळे त्यात मी तीन पैशांची भर टाकू शकलो तर सरख्याला मी अनेकांचा कामधेनू म्हणतो ते बरोबर ठरेल गांधीजींचा आग्रह होता की ग्रामीण स्त्रियांना आणि इतर कताई करणाऱ्यांना योग्य तो मोबदला मिळायला हवा कारण कधी त्यांना दहा मैल चालत यावं तेव्हा ताशी दोन पैशिदारांना पैसे, पैसे मिळत कताई करणाऱ्यांना दिवसाला कमीत कमी, कमी तीन आण असा दर ठरवला गेला गांधीजी चरख्याचं मूल्य फक्त पैशाच्या स्वरुपात करत नव्हते तर ते त्याच्याकड़ जनत शक्ती निर्माण करणारं साधन म्हणून पाहत होते चरख्यामुळे एखाद्या समूहाची शक्ती वाढत आणि लोकांना आपण एकमेकांच्या जवळची कोणीतरी आहोत असं वाटू लागतं चरख्यामुळे श्रमांना प्रतिष्ठा मिळतरखा हि शांतीचं प्रतिक आहे स्वातंत्र्य आणि सेवेचं से प्रतीक आहे चरखा स्वस्तातल्या साध्या साहित्यातून बनतो सहज दुरुस्त करता येतो सरख्यामुळे हातांची कुशलता वाढते शेतीत काम करून ती वाढत नाही सरखा बनवायला कुणी इंजिनिअरची जरुरी नाही सरखा शिकण्यासाठी सुद्धा कुणा खास शिक्षकाची गरज नाही ती सुंदर सर्जनशील कला आहे अगदी झोपडीत वृद्ध अशक्त माणसांना किंवा पाच वर्षाच्या मुलाला मुलीला देखील चरखा चालवता येतो एकदा एका टीकाकारानं गांधीजींना विचारलं की एकेकाळी एक जे भारतीय इतकं तलम कापड यंत्राशिवाय विणू शकत होते ते कापड त्यांच्या गरजा पुरवून पुन्हा परदेशात जात होते ते भारतीय गुलाम आणि गरीब कसं झाले गांधीजींनी उत्तर दिलं आणि एक वर्षापूर्वी जरख्याचा स्वातंत्र्याशी काही संबंध नव्हता त्याला गुलामीचीच पार्श्वभूमी होती गरीब बाया भाकरीच्या तुकड्यासाठी किंवा त्या काळच्या सरकारनं फेकलेल्या चार कवड्यांसाठी सरखा चालवत आता आपण जास्त उशारने सरखा चालवायला हवा सूत कताईचा सर्व बारीक सारीक तपशिलांचा सा वैज्ञानिक दृष्टीनं अभ्यास करायला हवा निर्जीवपणे चरख्याचं चक्र फिरवत राहणं म्हणजे जप माळेचे मणी ओढण्यासारखं आहे इतकं जर सरकाचा यांत्रिक उपयोग केला तर तो नष्ट होण्याच्याच लायकीजार आहे मूलोद्योग शिक्षणातल्या शिक्षकांना सूतकताईचं शैक्षणिक मूल्य समजावून सांगताना ते म्हणत चरखा हे सेवेचं माध्यम आहे मा ते सुतारकाम मातीकाम रंगकाम यासारखं व्यावसायिक काम नाही गांधीजींनी चारख्याला सूर्याची उपमा दिली त्याच्याभोवती इतर हस्तकला कशा फिरतात ते सांगितलं त्यांनी हेही सांगितलं की सूताच्या फेरे मोजताना मुलांना अंगगणी शिकता येईल याशिवाय भूगोल इतिहास आणि निसर्गाचा अभ्यासही होऊ शकेल कापूस प्रथम कुठे निर्माण झाला कोणत्या प्रकारच्या मातीत कापूस पिकतो वेगवेगळ्या देशांमध्ये काफासाच्या व्यापारात कशी प्रगती झाली हे सगळ्या मुलांना सूत कथाईच्या निमित्तानं सांगता येईल टकळीवर सूत कातताना मुलांना हेही शिकवता येईल की टकरीचा मधला दांडा लोखंडी का असतो आणि तिची पितळी चक्ती विशिष्ट व्यासाची का असते यातून त्या संदर्भातलं गणित मुलांना शिकवता येईल चरखा जयंतीशी संबंध जोडल्यावरच गांधीजींनी देशभर मोठ्या प्रमाणावर आपला वाढदिवस साजरा करण्याला संमती दिली खादीचा वापर आणि सुतकथाई यांची लोकप्रियता वाढवण्याची एकही संधी गांधीजींनी सोडली नाही ते जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यांनी चार देऊन काँग्रेसचं सभासदत्व घेण्याऐवजी खादी विक्रीची जबाबदारी घ्यायला लोकांना सांगितलं काँग्रेसच्या प्रत्येक सभासदा रोज अर्धा तास सूतकताई करावी आणि दर महिन्याला ठराविक प्रमाणात हातानं काढलेलं सूत खादी बोर्डाला द्यावं असं सांगितलं जाई त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी सरकार संघाला असं सांगितलं की जो खादी खरेदी करेल त्या प्रत्येक ग्राहकानं हाती काढलेलं थोडंसंही सूद द्यावं तेव्हा लोकांनी खादीचा सूत तयार करण्याविषयी कुरकुरसूर केली तेव्हा गांधीजींनी विचारलं जर लोकांनी सूतकताई केली नाही तर खादी कुठून येणार कापडाच्या टंचाईविषयी कोणी बोलू लागलं तर गांधीजीचे ताबडतोब खोडून काढत भारतात गरजेपेक्षा जास्त कापूस पिकतो आणि काम करणारे हात पुष्कळ आहेत हा त्यांचा विश्वास होता घराघरात सरखा किंवा टकीच्या रुपानं छोटे कापड कारखाने सुरू केले तर कापडाची टंचाई कधीही जाणवणार नाही सूतकताई हळूहळू त्यांची आतली गरज बनत गेली त्यांची अशी भावना होती की सुतकताईमुळे गरीबातल्या गरीब माणसाजवळ आपण पोचत आहोत आणि त्याच्यामधून परमेश्वराजवळ ते म्हणत चरख्याच्या मंदगतीबद्दल निराश व्हायला मला अनेक जन्म घ्यावे लागतील तुम्ही माझा यावरून त्याग केलात किंवा मला मारून टाकलं तरी मी चरखा सोडणार नाही